सर्ग पंचवीस श्रीराम के म्हणाला काल हा दुष्ट माणसामध्ये अग्रेसर आहे तो जीवाना आपापल्या कर्माप्रमाणे बुद्धी देतो आणि त्यांच्याकडून विविध क्रिया करतो या त्याच्या ज्या दोन प्रकारच्या क्रिया आहे त्यांच्या स्वरूपावरून कालाला दोन नावे दिली जातात एक म्हणजे दैव आणि दुसरे म्हणजे काळ अशी ती दोन नावे नित्यगती हेच त्यांचे लक्षण आहे अशा काळाचे फलसिद्धी वाचून अन्य कोणतेही स्वरूप नाही कर्म नाही सूर्य प्रकाशाने दही दहीवरचे कण सुकले जातात त्याप्रमाणे विश्वातील अखिल भूते काला हे कालाकडून नष्ट केले जातात हे विस्तीर्ण जग म्हणजे कालाची नृत्यशालाचे तेथे तो नृत्य करीत असतो कृतांत हे दैवाचेच निराळे नाव असून ते कापादिक का वेशाने जगात नेहमी नृत्य करीत असते नियती रुपी आपल्या स्त्रीवर अत्यंत आसक्त असलेला आणि सतत नृत्य करणारा कृतांत हा त्या चंद्रकले प्रमाणे शोधणारा शेष आणि त्रिविध मार्गाने वाहणारा गंगा प्रवाह ही दोन यज्ञापयेते त्या कृतांत पुरुषाच्या संसार रूपे वक्षस्थरावर सव्यापसव्य भागे शोभत असतात सूर्य आणि चंद्र यांची मंडळी ही कृतांताच्या हातातील सुवर्णाची कडी असून मेहरू पर्वत म्हणजे त्याच्या हातात लिलेने धारण केले गेलेले कमळ संगरामध्ये धुतलेले आकाश हे कृतांताचे वस्त्र तर संहारकालचे पुष्कर आणि आवर्त हे मेघ म्हणजे त्या वस्त्राचे दोन पदर आणि आकाशातील तारे हे त्या वस्त्रावरील बुट्टे कृतांताचे स्वरूप हे अशा प्रकारचे आहे तसेच जीवाना कर्मफल देणारी नियती ही आपल्या पतीसमोर जगातील सर्व प्रकारच्या व्यापाराच्या निमित्ताने निरंतर नृत्य करीत राहते जगदरूपी मंडपामध्ये नियतीचे नृत्य चालत असल्याने ते पाहण्यासाठी एकत्र येणारे प्रेक्षक मात्र सतत बदलत राहतात पण या नर्तकीच्या अंगभूत सामर्थ्यात केव्हाही खंड पडत नाही या नर्तकीचा केश आकाशापासून पाताला विस्तारलेला असून देव लोक हे अलंकार होत पातार म्हणजे तिचे पाय आणि त्या ठिकाणचे नरक लोक म्हणजे तिच्या पायातील शब्द तिचे ललाट असून प्राण्यांच्या पुण्य पापात्मक क्रियाची नोंद करणारा चित्रगुप्त हा त्या ललाटावरील कस्तुरीतील कल्पांताच्या वेळी नियती देवी कालाच्या मुखाकडे पाहत त्याचा भयंकर असून ते एकसारखे दोलायमान होत राहतात तिथे तीन डोळे भयंकर आवाज करीत असतात तिच्या विखुरलेल्या आणि इतर होऊन लोंबणाऱ्या जटामध्ये चंद्रकिरण पसरलेले असतात आणि त्या पाच तिच्या अंगावरील एक हजार आणि सात एवढी रंध्रे ही जशी भिक्षापत्रेत भासत असून त्यांच्या मधून भयानक ध्वनी निर्माण होत राहिले असतो तिने परिधान केलेले वस्त्र हे हजारो प्रेतरूपी आयुधाने माला तिच्या कंठात रुळत असते असे हे तिचे संहारकाळचे स्वरूप तिला स्वतःला सुद्धा भयप्रद वाटते पुष्कर आणि आवर्त हे प्रलयकाळचे मेघ तिच्या हातातील डमरू असून त्यांचा प्रचंड ध्वनी सुरू झाला म्हणजे तुंबराती गंधर्व भीतीने नियती देवीच्या बरोबरच मग कालही नृत्य करू लागतो हा चंद्राप्रमाणे तेजस्वी असलेला कृतांचा जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा नक्षत्र आणि चंद्र ह्याने शोभणारे आकाश हात जाऊन मोर अलंकार तो आपल्या मस्तकी धारण करतो त्याच्या कानात चंद्र आणि सूर्य या रूपातली कुंडले असून ती गालावर लोंबत असतात ोक लो पर्वत कटीसूत्र हो विद्युलता इकड़े तिक हो। तो अपने अंगापण पानी पूर्व सर्गत नुसल पट्टीश प्रास शूर तोमर मुदगर वगैरह तीक्ष्धे शेषा शरीर मध्य ओर प्रमाण आणि काल जेवा मृदया करीत रह जीवरूपी मृगान पकड़ने करता तो या तो। तसे चा प्रसंगी तोहार जीवन मत्स्य संचार करीतना उज्ज्वल भाजता अशा सप्त समुद्रांच चाओ हि चा काला हाथी भूषण व्यवहार हे ज्यादा भोवरे अशी सुखदुखांची परंपरा म्हणजे कालाच्या अंगावर रोमाव जी असो ती रजोग आणि ब्रम्ह देवाने त्याप्रमाणे जरा शोक दुःख वगैरेने युक्त अशा उत्पत्ती रुपी नृत्याला पुन्हा आरंभ करतो लहान मुले ज्याप्रमाणे चिखलाची निनया आकारांची बावडी करतात त्याप्रमाणे काल हाही ही त्रिभुवने अरण्य स्वर्गादी योग और जीव निन युगती स्थिर चंचल आचार अशांच उत्पत्ति करते श्री वासिष्ठ महाराण वैराग्य प्रकरण पंच